वाल्मिकी रामायण बालकांड स्वर्ग पंधरावा त्या अत्यंत बुद्धिमान ऋष किंचित काळ ध्यान करून उत्तराचा शोध केला आणि भानावर येऊन तो वेदविद्या राजाला म्हणाला त्याकरता मी अर्थ अथर्व वेदात सांगितलेल्या मंत्राने शास्त्रीयरित्या सिद्ध झालेली पुत्रेष्ठी करणार आहे मग त्याने पुत्रार्थ पुत्रेष्ठी आरंभली मंत्रात दाखवून दिल्याप्रमाणे विधीने त्या तेजस्वी ब्राह्मणाने अग्नीत आहुती दिल्या तेव्हा गंधर्व सिद्ध महर्षी यांच्यासह देव विधीनुसार आपापला हवीर भाग घेण्याकरता एकत्र आले विधीप्रमाणे त्या यज्ञसभेत देवता एकत्र आल्या आणि लोककर्त्या ब्रह्मदेवांना म्हणाल्या भगवान तुमच्या कृपेमुळे रावण नावाचा राक्षस आपल्या बळाने सर्वांना छडीत आहे त्याला शासन करणे आम्हाला शक्य होत नाही त्यावेळी भगवान तुम्ही प्रसन्न होऊन त्याला वर दिलात तो मानून आम्ही त्याला सर्व गोष्टीची क्षमा करतो तो तिन्ही लोकांना त्रास देतो खूप संपत्ती असलेल्यांचा हा दुष्ट द्वेष करतो देवांचा राजा जो इंद्र त्याच्यावर आक्रमण करण्याची तो इच्छा करतो ऋषी यक्ष गंधर्व ब्राह्मण आणि असुर यांच्यावर हा हल्ले चढवतो वरदानाने तो बेव्हान आणि आवरायला कठीण झालेला आहे सूर्य त्याला तापू शकत नाही वायू त्याच्या मागून वाहत नाही लाटा उसळणारा समुद्रसुद्धा त्याला भिवून कंप पावत नाही त्या भयंकर रूपाच्या राक्षसाची आम्हाला फार भीती वाटते त्याच्या वधाचा काही उपाय भगवान तुम्ही काढावा सर्व देवांचे ते म्हणणे ऐकून चिंतन करून ब्रह्मदेव म्हणाले अरे हा त्या दुरात्म्याच्या वधाचा उपाय सापडला गंधर्व यक्ष देव राक्षस यांच्याकडून मी अव आव, अवध व्हावा असे तुम्हाला म्हणाला तेव्हा बरे असे मी म्हटले अनवधानाने त्या राक्षसाच्या डोक्यात मनुष्य त्यावेळी आला नाही म्हणून तो मनुष्याकडून मारला जाऊ शकतो इतर उपायाने त्याचा मृत्यू होणार नाही ब्रह्मदेवाच्या तोंडून हे गोड वाक्य ऐकून देव आणि महर्षी आनंदित झाले त्यानंतर महा तेजस्वी हाती शंखचक्र गदा घेतलेला पितांबत धारण केलेला जगतप्रभू विष्णू तेथे आला सूर्य जसा मेघावर बसून यावा तसा तो गरुडावर बसून आला त्याच्या बाहूवर लाल सुवर्णाची भूषण होती सर्व द्वे देवश्रेष्ठाने आणि ब्रह्मदेवाने त्याला वंदन केले तो येथे येऊन शांतपणे बसला सर्व देवांनी मस्तके लवून भगवान विष्णूची स्तुती केली हे विष्णू भगवान लोकांचे हित करण्याच्या इच्छेने आम्ही तुशी योजना करीत आहोत राजा दशरथ जो अयोध्यापती आहे जो तो धर्मज्ञ उदार महर्षीप्रमाणे तेजस्वी आहे त्याच्या तीन भऱ्या ज्यानाही श्री आणि कीर्ती यांची यांचीच उपमा देता अशा तू स्वतःला चार रूपांचा बनून त्यांचे पुत्र होऊन ये हे विष्णू तेथे तू मनुष्य होऊन माजलेला आणि अवज्य होऊन बसलेला लोककंटक जो रावण त्याला रणांगणात मार कारण तो मूर्खराक्षस रावण देवगंधर्व सिद्ध ऋषी आपल्या बळाच्या अतिरेकाने छळत असतो त्याने ऋषींना नंदनवनात क्रीडा करणाऱ्या गंधर्वांना आणि अप्सरांना भयानक रीतीने मारून टाकले आम्ही मुनिंना बरोबर घेऊन त्याच्या वधाची इच्छा धरून आलो आहोत सिद्ध गंधर्व यक्ष हे सुद्धा तुझ्या आश्र्याला आलेले परंतु हे शत्रुला असही होणाऱ्या देवा तूच आम्हा सर्वांचा शेवटचा आधार आहेस देवशत्रूच्या वधाकरता तू मनुष्य लोकात जाण्याचे मनात आण देवश्रेष्ठ विष्णूच्याशी देवाने विन स्तुती केली तेव्हा सर्व लोकांच्या नमनाला पात्र असणारा विष्णू ब्रह्मदेवांना पुढे करून आलेल्या त्या धर्मबुद्धीने जमलेल्या सर्व देवाना म्हणाला तुमचे कल्याण असो तुम्ही भय टाकून द्या तुमच्या हितास्तव क्रूर आणि देव ऋषी यांना भयापह भयावह पण पारिपत्य करण्यास कठीण झालेल्या रावणाला त्याच्या पुत्रपौत्रांसह अमात्य मंत्री ज्ञाती बांधो यांच्यासह युद्धात मरून एक लक्ष दहा हजार वर्षे मनुष्यलोकात वास करून या पृथ्वीचे मी पालन करेन असा वर देऊन देवांचा देव आत्मवान विष्णू मनुष्य लोकात आपली जन्मभूमी कुठे याचा विचार करू लागला मग त्या कमलाक्ष विष्णूने दशरथ राजाची पिता म्हणून निवड केली तेव्हा देवऋषी गंधर्व रुद्र आपसरा याने दिव्य प्रकाराची स्तुती करून त्याला संतुष्ट केले ती स्तुती अशी त्या उग्र तेजाच्या उद्धट बनलेल्या अत्यंत गर्विष्ठ भयानक रीतीने ओरडणाऱ्या सज्जन तपस्व्यांना काट्याप्रमाणे बोचणाऱ्या आणि भयावह झालेल्या रावणापासून आमचे रक्षण कर उग्र पराक्रमी भयानक रीतीने ओरडणाऱ्या रावणाला अत्याच्या आत्म ज... आप्तजनांसह आणि सैन्यासह मारून हे देवश्रेष्ठा त्रासापासून कायमचा मुक्त होऊन सुरक्षित आणि दोषकलंकविरहित स्वर्गलोकी परती बालकांडाचा पंधरावा सर्ग समाप्त